श्री गणेशायन महा श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग पहिला तप आणि अध्ययन यामध्ये नित्यमग्न आणि वक्त्यामध्ये श्रेष्ठ अशा मुनिश्रेष्ठ नारदाना वाल्मिकीने प्रश्न केला सांप्रत पृथ्वी तलावरील लोकात गुणवान पराक्रमी धर्मज्ञ कृतज्ञ सत्यवचने व्रतनिश्चयी असा कोण आहे कोण चारित्र्याने युक्त प्राणी प्राणीमात्रांशी मित्रभावाने वागणारा जाणता समर्थ प्रसन्न वदनं आणि अद्वितीय असा कोण आहे आत्मवान क्रोध जिंकलेला तेजस्वी निर्मत्सरी आणि युद्धात क्रोध आला असता ज्याला देवसुद्धा भीतात असा कोण आहे महर्षे अशा प्रकारच्या पुरुष माहीत असण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे तेव्हा आपल्याकडून हे मी ऐकू इच्छितो मला याविषयी अतिशय कुतूहल आहे वाल्मिकींचा हा प्रश्न ऐकून स्त्री लोकांचे ज्ञान असणारे नारद त्यांना लक्ष देऊन ऐका असे म्हणून आनंदीत अंतकरणाने बोलू लागले तुम्ही जे गुण आता उच्चारलेत ते अतिशय दुर्लभ असे आहेत पण तशा एका पुरुषाचे स्मरण करून मी त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो ऐका ईश्वाको <coughs> वंशात जन्माला राम नावाचा लोकात प्रसिद्ध असणारा पुरुष आहे तो संयमी महापराक्रमी तेजस्वी धीराता इंद्रिय स्वाधीन ठेवणारा बुद्धिमान नीतिमान कर्तृत्व संपन्न कांतिमान शत्रूचा नाश करणारा बलवान खांदे आणि बलिष्ठ दंडर असणारा तीन वळ्यांच्या सुलक्षणाने युक्त असा गळा आणि रुंद हनवटी असणार तो महान योद्धा असून त्याची छाती भरदळ आणि गळ्याखालच्या हसळ्या न दिसण्या इतकी परिपुष्ट शत्रूला तो झेरी सांडतो तो अजानुबाहू शिर आणि कपाळ शोभेहून ताटणारा असून सिंहासारखी पावले टाकेत चालणार आहे त्याचा बांधा सम असून अवयव रेखीय आहेत त्याचा वर्ण सावळा आहे तो प्रतापी आहे त्याचा उर मांसल असून डोळे विशाल आहेत सर्व शुभ लक्षणे आणि शोभा त्याच्या ठाई आहे तो धर्मज्ञ आणि वचनाला जागणारा प्रजेच्या हिताविषयी दक्ष यशस्वी ज्ञानसंपन्न आंतरबाह्य स्वच्छ विनित एकाग्रचित्त असणार आहे प्रजापतीसारखा तो सर्वसाधन संपन्न पोषण करता आहे शत्रूचा निपात करून जीव लोकाचे आणि धर्माचे रक्षण करणार आहे स्वतःच्या कर्तव्य धर्माचे रक्षण करून स्वजनांचेही तो रक्षण करतो तो वेद वेदांगाचे तत्व जाणणारा आणि धनुर्वेदात तज्ज्ञ सर्व शास्त्रांचे मर्म तो जाणतो स्मृतीचा त्याने अभ्यास केलेला त्याच्यात सूचकता आहे सर्व लोकांना प्रिय असा तो सज्जन वृत्तीचा स्वाभिमानी आणि विलक्षण पुरुष आहे नद्या जशा समुद्राकडे जातात तसे सज्जन नेहमी त्याच्याकडेच जातात तो उत्कृष्टशील संस्कृतीचा सर्वांना सम पाहणारा आणि दर्शनाला नित्य आहलादकारी असा आहे कौशल्याचा आनंद वाढवणारा हा तिचा मुलगा सर्व गुणांनीयुक्त असून खोरपणात समुद्रासारखा आणि धैर्याच्या बाबतीत हिमालयासारखा अचल आणि उत्तुंग आहे पराक्रमात तो विष्णूसारखा दिसण्याला चंद्रासारखा सौम्य क्रोध झाला म्हणजे अग्निसारखा आहे आणि क्षमेच्या बाबतीत पृथ्वीसारखा उदार आहे हा त्या, त्या, त्याग त्यागाच्या बाबतीत कुबेरासारखा असून सत्याच्या बाबतीत जण हा दुसरा धर्मच आहे अशा गुणांयुक्त असलेल्या अमोघ पराक्रमे उत्कृष्ट गुणांच्या प्रजाहितादक्ष अशा प्रिय ज्येष्ठ पुत्र रामाला प्रजेचे हित करण्याच्या इच्छेने यवराजावर नियुक्त करावे असे दशरथ राजाच्या मनात आले त्यावेळी त्याच्या अभिषेकाचे साहित्य जमा झालेले पाहून त्याची भार्या कैकई हिरा त्याने पूर्वी वर देऊ गेला होता दशरथाकडे तिने तो मागितला की रामाला देशाबाहेर घालून द्या आणि भरताला राज अभिषेक करा धर्माच्या पाशाने बांधला गेल्यामुळे आपले वचन खरे करण्याकरता दशरथाने प्रियपुत्र रामाला देशाबाहेर घालवले तो वीर प्रतिज्ञेचे पालन करण्याकरता पित्याच्या आज्ञेने आणि कैकेच्या प्रिय कैकेचे प्रिय करण्याकरता वनात गेला सुमित्रेचा आनंद वाढवणारा तिचा विनय पुत्र आणि रामाचा प्रिय भ्राता लक्ष्मण हाही त्याच्याविषयीच्या प्रेमामुळे त्याच्या मागोमाग गेला तो गेला तो त्याचे आपल्या भावावर प्रेम होते म्हणून त्या भ्रातृ गेला रामावर प्राणाप्रमाणे प्रेम करणार त्याची प्रिय भार्या जनका जनकाच्या कुलात देवाने चमत्कार करून निर्माण करावी तशी जन्माला आली होती ती सर्व लक्षणाने संपन्न आणि स्त्रियांमध्ये पत्नी म्हणून उत्तम ठरणारी सीता ही रामाच्या मागोमाग चंद्रामागे रोहिणी जावी तशी गेली रामाच्या मागोमाग नागरिकजन आणि पिता दशरथ हे दूरपर्यंतला पोचवायला गेले रामाने गंगाकटच्या शृंगवेर पुरापाशी गेल्यानंतर आपला प्रियस्नेही निषाध राजा गुह हो याची भेट घेऊन आपल्याबरोबर आलेल्या सार्थ्याला निरोप गुहाला बरोबर घेऊन राम सीता लक्ष्मणासह अनेक वने आणि अने नद्या पार करून भर भरद्वाजाने दाखवून दिल्याप्रमाणे चित्रकूटावर आला तेथे रम्य कुटी करून तिघेही वनात देवगंधर्वाप्रमाणे आनंदाने राहू लागले राम चित्रकूटावर पोच राहत्यावेळी इकडे पुत्रशोकाने व्याकुळ झालेला राजा दशरथ रामासाठी आक्रोश करीत स्वर्गस्थ झाला तो गेल्यानंतर वशिष्ठादी प्रमुख द्विजाने भरताची राजपदी नियुक्त करण्याचे ठरवले पण समर्थ असून सुद्धा भरताने ते नाकारले आणि रामचरणी विनवणी करता तो वीर अरण्यात गेला सत्यप्रतिज्ञा महात्मा रामाकडे जाऊन आर्यभावाने प्रेरित होऊन त्याने रामाकडे याचना केली तू धैर्य जाणणार आहेस तूच राजा आहेस असे तो रामाला म्हणाला राम रामसुद्धा तसाच मोठ्या मनाचा होता त्याने प्रसन्न मुखाने, त्याचे यश मोठे ही, आणि तो स्वतः बलवान असूनही पित्याच्या आज्ञेनुसार राज नाकारले पुन्हा पुन्हा विनवणे करणाऱ्या भरताला रामाने राजपदावर ठेवण्यासाठी आपल्या पादुका देऊन परत पाठवले तो निराश होऊन रामचरणानं स्पर्श करून रामाच्या परत येण्याची वाट पाहत नंदीग्रामे राहून राज करू लागला भरत जाताच सत्यप्रतिज्ञ जितेंद्रिय श्रीमान रामाने येथे नगरजन पुन्हा पुन्हा येणार हे लक्षात घेऊन मन विचलित होऊ न देता दंडकारण्यात प्रवेश केला कमलनयन रामाने महारण्यात प्रवेश करून विराध राक्षसाचा वध केला शरभंग ऋषींची भेट घेतली सुतीक्ष्ण अगच्छ प्रहाता तसेच अगच्छ यांची भेट घेऊन अगच्छांच्या सांगण्यावरून ऐंद्र धनुष्याचा स्वीकार केला तसेच अगच्याने संतुष्ट होऊन दिलेले खड्ग आणि दोन अक्षय भाते हेही त्याने ग्रहण केले वनात वनचरासह राहत असता असुर आणि राक्षसांचा यांचा वध कर असे सांगण्याकरता ऋषी त्याच्याकडे ते आले तेव्हा वनात असलेल्या राक्षसांचा वध करू असे त्याने त्यांना आश्वासन दिले युद्धात आपण राक्षसांचा वध करू अशी अग्नीप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या दंडकारण्यवासी ऋषींपुढे त्याने प्रतिज्ञा केली तेथेच जनस्थानात राहणाऱ्या शिरपणखा नावाच्या इच्छेला येईल ते रूप घेणाऱ्या राक्षसीला त्याने विरूप केले तिच्या चिथावणीने चालून आलेल्या खरं शी त्रिशिरा दूषण आणि त्यांचे हजारोंच्या संख्येने त्या वनात जनस्थानात राहणारे सेवक होते त्या सर्वांना रामाने रणात मारून टाकले आपल्या ज्ञातीबांधवांचा वध झाला हे रावणाच्या कानावर गेल्यानंतर तो क्रोधाने वेडा होऊन मारिच नावाच्या राक्षसाचे सहाय्य मागण्याकरता गेला मारिचाने त्याच्या विचारापासून त्याचे मन वळवण्याचा अतिशय प्रयत्न केला रावणा बलाने त्याच्या रामाच्या तोडीला तू येणार नाहीस असे त्याने रावणाला सांगितले परंतु त्याच्या सांगण्याचा अनादर करून काळाचीच प्रेरणा झाल्यामुळे रावण मारिचाला घेऊन रामाच्या आश्रमस्थानी गेला मायावीर मारीच्याने त्या दोन राजपुत्रांना दूर नेल्यानंतर रावणाने जटायू गृध्राला मारून रामाच्या भार्येचे हरण केले गृध्र मारला गेलेला पाहून आणि मैथिलीला पळून नेले हे ऐकून शोकाने व्याकुळ होऊन राम विलाप करू लागला शोक करीत असतानाच त्याने जटायूला अग्नि दिला अरण्यात सीतेचा शोध घेत असता त्याला एक राक्षस दिसला त्याचे नाव कबंधव त्याचे रूप भयानक होते पराक्रमी रामाने त्याला मारून त्याला अग्नी देताच तो स्वर्गात गेला जाताना तो रामाला रा म्हणाला राघवा धरणे आणि धर्मचारणी अशा संन्यासीने शबरीकडे तू जा शत्रुचा नाश करणारा तेजस्वी राम तदनुसार शबरीकडे गेला शबरीने त्याचा योग्य प्रकारे सत्कार केल्यानंतर दशरथ रामाची पंपेच्या काठी हनुमान वानराशी भेट झाली हनुमानाच्या सांगण्यावरून तो सुग्रीवाकडे गेला आणि त्याला त्याने आपली सारी हकीकत सांगितली प्रारंभापासून त्याने सर्व वृत्त सांगताना विशेष करून सीतेविषयी विशे सांगितले ते सर्व ऐकून वानर सुग्रीवाने संतुष्ट होऊन रामाशी अग्नीच्या साक्षीने सख्य केले मग भार्येविषयीच्या प्रेमाने दुःखी झालेल्या वानरराज सुग्रीवाने रामाला आपल्या भ्रात्याशीच असलेल्या वैराची सारी कहाणी सांगितली तेव्हा रामाने वाली वधाचे त्याला वचन दिले सुग्रीवाने त्याला वालीच्या सामर्थ्याची कल्पना देऊन राम त्याच्या तोडीला उभा राहू शकेल का अशी शंका व्यक्त केली रामाच्या बळाचा प्रत्यय पाहण्याकरता त्याने त्याला दुंदुमी राक्षसाचे प्रचंड महापर्वतासारखे शरीर दाखवले महाबाहू महापराक्रमी राम त्या अस्थी पाहून थोडासा हसला आणि आपल्या पायाच्या अंगठ्याने त्याने ते अस्थि शरीर दहा योजने दूर फेकले नंतर आपल्या बाणाने त्याने सात सालवृक्षांचा भेद केला आणि पर्वताला रसातडी पोहोचवले असा त्याने ते त्याच्यात प्रत्यय उत्पन्न केला त्या योगे संतुष्ट आणि आश्वासित होऊन वानरराजा रामाला घेऊन किशकिंदा गुहेकडे गेला सुवर्णकांती असणाऱ्या वानर श्रेष्ठ सुग्रीवाने गर्जना केली त्या प्रचंड नादाने वानरांचा राजा वाली बाहेर आला तारेची अनुमती घेऊन सुग्रीवाशी तो जाऊन भिडला त्याला एकाच बाणाने रामाने मारले सुग्रीवाच्या सांगण्यावरून वालीला रणात मारून रामाने त्या राज्यावर सुग्रीवाची स्थापना केली त्यानेही वानरांना एकत्र करून जानकीच्या शोधार्थ त्यांना दशदिशांकडे पाठवून दिले नंतर संपाती रुद्राच्या सांगण्यावरून महाबली हनुमानाने शंभर योजने पसरलेल्या सागराचे उल्लंघन केले तिकडे पूर्वीपासून रावण राज्य करीत असलेल्या लंकेमध्ये जाऊन अशोकवनिवनिकेमध्ये डोळे मिटून बसलेल्या सीतेला त्याने पाहिले रामाने दिलेली खूण वैदे हिकडे आणि त्याची सर्व हालचाल तिला सांगून आणि आश्वासित करून हनुमानाने लंकेची नगरवेश उद्ध्वस्त करून टाकली पाच सेनापती आणि सात मंत्री मंत्रिपुत्र यांचा आणि शूर अक्षाचा निपात करून त्याने बंधन स्वीकारले अस्त्रातून म्हणजे ब्रह्मास्त्रातून स्वतःची सुटका झाली आहे हे पिता महाकडून मिळालेल्या वराच्या योगे समजून काही एक हेतू मनात धरून स्वतःला त्रास देणाऱ्या राक्षसांचा छळ त्याने सहन केला मैथिली सीता जेथे होती तेवढे स्थान सोडून बाकी सर्व लंकेला आग लागून रामाला प्रिय असे वर्तमान पोचवण्याकरता तो महाकपी परत आला तो महात्म्या रामापाशी आला आणि त्याला उजवी घालून त्या थोर आत्म्याने सीता पाहिली एवढेच थोडक्यात सांगितले मग सुग्रीवासह राम समुद्र तटाके गेला आणि त्याने आपल्या ते सूर्यासारख्या तेजस्वी बाणाने समुद्राला खवळून सोडले तेव्हा नद्यांचा पती जो समुद्र तो प्रत्यक्ष रामापुढे आला आणि त्या समुद्राच्या सांगण्यावरून रामाने नलाला सागरावर सेतू बनवायला लावले त्यावरून लंकापुरीला जाऊन युद्धास रावणाला ठार मारून रामाने सीतेची प्राप्ति करून घेतली पण लगेच त्याला अतिशय लज्जा उत्पन्न झाली लोकासमक्ष राम तिला कठोर बोलला ते शब्द सहन न होऊन सीता सतीने अग्नीत प्रवेश केला मग अग्नीच्या सांगण्यावरून सीता कलंक विरहित आहे हे त्याला कळले त्या महान कृतीने चर चराचरासह सारे स्त्रैलोक्य आणि देवर्षी गण महात्म्या रामावर तुष्ट झाले सर्व देवांनी त्याची प्रशंसा केल्यामुळे रामालाही अतिशय आनंद झाला लंकेत राक्षसराज विभीषणाला अभिषेक करून राम कृतकृत्य झाला मनातील रोखरूख नाहीशी झाल्यामुळे तो आनंदित झाला देवतांकडून वर मिळून रणांगणातील वानरानं उठवून सुरुजनाने सुरुजराने वेळलेला राम पुष्पक विमानातून अयोध्येकडे निघाला भरद्वाजांच्या आश्रमात जाऊन सत्य पराक्रमी रामाने भरताकडे हनुमानाला पाठवले सुग्रीवाशी पूर्वीच्या गोष्टी करीत पुन्हा पुष्पाका पुष्पकात बसून तो नंदीग्रामे गेला नंदीग्रामे जटा काढून टाकल्या आणि सीतेसह वर्तमान राज्य हाती घेतले रामराजात लोक आनंदित तुष्ट पुष्ट धर्माचरण करणारे आहेत आधी व्याधीविरहित व दुष्काळाच्या भयापासून मुक्त झाले कुठेही आपल्या पुत्राचे मरण आपल्या डोळ्या देखत माणसे पाहणार नाहीत स्त्रिया पतीव्रता राहतील आणि वैधव्याचे दुःख त्यांना भोगावे लागणार नाही आगीचे भय असणार नाही पाण्यात जंतू होणार नाहीत झंजावाताचे किंवा ज्वराचे भय राहणार नाही उपासमार चोऱ्या भय राहणार नाही नगरे आणि राष्ट्रे धनधान्याने समृद्ध राहतील कृतयुगात याप्रमाणे सर्व माणसे नित्य आनंदात राहतील त्याच्याकडून म्हणजे रामाकडून पुष्कळ अश्वमेध होतील पुष्कळ सुवर्णन आणि त्यात खर्च होतील विद्वत जनांना कोटी कोटी गायी देऊन आणि ब्राह्मणांना अगणित धन देऊन राम महाशय मिळवेल महायश मिळवेल तो गुण्या असे राजवंश स्थापन करेल आणि लोकात चातुर्वर्ण्याची स्थापना करून त्याने त्यांचे धर्म त्यांना नेमून देईल 10,000 हजार दाहा वर्षे राज्य करून राम ब्रह्म ब्रोकाप्रद जाईल वेदाना संमत असलेले हे पवित्र पाप पापहारी पुण्यप्रद रामचरित जो वाचील तो सर्व पापापासून मुक्त होईल हे दीर्घायुष्य देणारे रामायण आख्यान जो मनुष्य वाचेल तो मृत्यूनंतर पुत्रपौत्र आणि दासदासीसह स्वर्गात गौरव प्राप्त करून घेईल हे वाचणारा ब्राह्मण असेल तर तो भाशा प्रभु होईल क्षत्रिय असेल तर राजा होईल वैश्य असेल तर व्यापारात लाभ मिळवेल आणि शूद्र असला तर त्याला मोठेपणा लाभेल वाल्मिकी रामायणाच्या बालकांडाचा पहिला सर्ग समाप्त